न लावता म्हणून मार्गाने लावता म्हणजे न उगवता उगवण्याच्या पूर्वी दादा उत्पन्न असणारी जी गोडी ती स्वतःची स्वतःला व इतराला चाखता येत नाही पण म्हणायचीच ठरली तर त्या रसानेच रसाला चाखावं एवढं फारस म्हणता येत म्हणता येत घडत नाही तस रस ूप आहे संबंध विवर्जित त्याचा तो जाणता असं म्हणायचं आहे माझ म्हणायचं झालं तर नाहीतर तो रस त्या रसाच्या ठिकाणी असणारी गोडी इतरालाही कळत नाही व त्याची कालाही कळत नाही तर करायला भोग्य भोगतृत्व कुठे द्वित कुठे तिथलाच रसास्वादन करतो तेही संभवणी नाही पण म्हणायचंच ठरलं त्या तोच जाणे असज स्वरूपात असलेला भिणा त्याला अजून तार लावलेली नाही त्याला कोणती पिळलेली नाही त्याला मनही लागलेले नाही ऐकायला येत नाही श्रवण सुख प्राप्त होत नाही अशा वेळेला नादाला कोण जाणणार त्याचा तो जाणणार दुसरं कोण जाणू शकतो तो नादू जो अबोलपणा तयार देण्याची जाणार होती तो ध्वनी ऐकायला मिळत नाही म्हणायचं सरल तर तो आहे ना। त्या? नाना पुष्पाची असलेला जो नाग तो नाग नादालाच ठाऊके असतो दुसऱ्याला ठाऊक नसतो त्यातला त्याला म्हणतात तो पुष्पसार म्हणजे मधुकोश त्यातला जो आहे तो उत्पन्न होण्यापूर्वी मकरंद उत्पन्न होण्यापूर्वी तो मकरंद तिथे असतो पण लुप्त असतो गुप्त रूपाने असतो अत्यंत सूक्ष्म रूपाने असतो की ज्यामध्ये त्या मकरंदाला तुम्ही जाणवू शकत नाही कोणीही जाणवू शकत नाही आता त्या मकरंदाच सेवन करणारा जर कोणी भ्रमर आणायचा ठरला था तर भिन्न असा जगात कोणीही नाही त्या मकरंदाच सेवन करण्याकरता त्या मकरंदालाच क्षणभर भ्रमर राहायला पाहिजे तर हे संभव नाही शक्य नाही त्याचा तो कधीही सुगंध घेणं शक्य नाही म्हणायचं झालं तर तोच तो भ्रमण तो घेतो असं म्हणा पण या म्हणण्यामध्ये द्वैताचा लेश त्याच त्याला भोवरा भ्रमण व्हायला पाहिजे किंवा सेवन करणारा त्या मधुकोशाला उत्पन्न होण्यापूर्वी दुसरा कोणीही नसल्या कारणाने त्याचा दोध जसा आणतो आणि त्याचप्रमाणे मारा सांगत कि आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाणणारा दुसरा कोणीही नाही तो केवळ सुखस्वरूप असतो त्या सुखाला जाणणारा कोणी नाही स्वयंपाक अजून तयार व्हायचा आहे स्वयंपाक तयार होण्यापूर्वी स्वयंपाकाची गुढी कशी कर काय करून कळायची मारा मारा आपल्याला <laughs> जिलेबी खाऊन एखाद्याला विचारलं वा तू जिलेबी खालीस तू काय भाजी खाल्लीस कशी काय भाजी झाली तुम्हाला तसं काही सांगताय न सांगायला काय जगात खरंच तिकड काही कळतं की कळत म्हणा पण मी तसं काही सांगू शकते हे बघा ना कळत नाही म्हणणारे लोक आहेत न का अजून स्वयंपाक निर्माण आहे तर पूर्वी त्या रसा पकवाना मध्ये असणारा जो माधुरीय भाग तो कोणालाही सांगता येत नाही हे पाहणे आणि का जोगे हे पाहणं जे आहे ते आणि का नाही म्हणजे इतरांना पाहण्याजोगं नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे सुख स्वरूप आहे ते सुखाचं जे स्वरूप ते सुख स्वसुख स्वतःचा स्वतः जाणू शकत नाही स्वतःच्या अनुभवाला विषय होत नाही इतरांच्या अनुभवाला विषय होत नाही मग अन्याला आणि स्वतःला विषय जे सुख ते सुख कोणाला विषय होते म्हणून आम्ही तुम्हाला सांगावं कोणालाही विषय होत नाही एवढंच आम्ही तुम्हाला सांगू शकतो ते सुख स्वयंप्रकाश आहे म्हणून सिद्धि दुसर की आवश्यकता नहीं सुख कधी ही न संप है सत्ता स्वरूप है सदरूप है म कभी न नाला विषय न हो जा न देवी को ही नुख है स्वतंत्र शून्य में वो शून्यच म्हणा तर तेही तिथे संभवत नाही मा व मास म्हणू नको कारण सुख स्वरूप असलेला तो आत्मा सुखपणाला येण्याला सुख भोगणारा दुसरा नाही व त्याचा तो भोगू शकत नाही असा असल्या कारणाने आणण्याला विषय नव्हता सत्ता प्रकाश आणि सुख स्वरूप आत्मात अवशिष्ट राहतो हा त्यातला मूळ सिद्धांत आहे कैसे सुखपणा येऊ लाजी आपले सुख पाहू लाजी सुखपणाला येण्याला व सुख पाहण्याला म्हणजे भोगण्याला ते सुख सुख सुख करता, करता, वो सुख करता, साथी। जाचा हुई, साथी ते ते शकत, भोग का दुसर कोई भोगल जाए सुखपना सुख, सुख भोगत तर ते इतर कोणाच्या द्वारे भोगलं जाईल त्याचं उत्तर आहे कोणाच्याही द्वारे ते भोगलं जाणार नाही स्वतःचा स्वतः भोगलं जाणं शक्य नाही ते आपल्या अंगाने सुखरूपतीनं राहणार आहे हा त्यातला अंग अर्थात म्हणून बरोबर अंगा तिला आनंद असल्या ते पुन्हा सुख रूपाला व भोगायला येणं याला ते लाजत बिहार दुपारी भर स्वच्छ चां पड़ा सग सूरिया चांद टपूर पड़ेल भर दिवस दोन प्रहरी चंद्र आकाशत्या चंद्राच आसन है तो सुप्त रूपा तिथे रहता हो। स्वस्य स्वस्य तो स्वतःचा स्वतःला विषय होतो विषय होत नाही स्वसोचरा स्वतःला व अन्याला अगोचर स्वरूपाचा असलेला पण स्वयं तो वर्तत एक तो असतो तो स्वतः नाही अशी म्हणायची आपल्याला सोयी नाही असला तरी वा त्याच जे आसणं आहे ते त्याच्याच ठिकाणी आहे त्याच्याच अंगचं असण त्याला कोणाच्या सांगण्यानं व विषय होण्यानं व स्वच विषय होण्यानं त्याचं नाही त्याच्या ठिकाणी त्याच आसणं आहे अन्याच्या विषय होऊन किंवा स्वतः विषय होऊन त्याचं असण नाही असं त्याच जस अस्तित्व असावं त्याप्रमाणे आत्मस्वरूप हे दुसऱ्याला ऊस बोला विषय न होता स्वरूप आहे त्याच्यामध्ये शंका घेण्याचं कारण आहे ऊस उत्पन्न होण्यापूर्वी त्या जो रस आहे त्या रसाचा गोरपणा जसा तोच जाणतो किंवा विना तयार करण्याचे पूर्वी असणारा जो शब्द तो श्रवणाला गोचर नाही श्रवण सुखदर्यंत अजून अभिव्यक्त झाला श्रवण सुखात बोलण्यास साहित्याच्या परिभाषेत सांगितलंय वस्तुस्थिती नसे त्याचा तो उपभोग होणार होत नाही एवढं सांगायच किंवा पकवान तयार करण्यापूर्वी तो हा तो वेळ नाही जो तो जो जो उन उन उन उन उन ते सुख इतर कशी योग्य होईल अविषय स्वरूपात त्याला विषय होण्याची लाज वाटणारच विषय होणे कमी पण माहित नाही आता जगामध्ये काय चाललंय ते पण एक चाललंय ते तुम्हाला सांगतो म्हणजे वर्तमानपत्र वाचतात त्यांना माहितीये तर आता रोपाविषयी चढावड चालवायचे काम रूप ही एक गोष्ट अशी देवांनी ठेवली आहे की ती त्याची देणगी आहे नाही सरकार त्याच्यावर डोकं चालवत ठेवा सरकार मध्ये सुद्धा त्याच्यावर डोकं चालवणारे लोक आहेत केवळ रूपाच्या सौंदर्यावर लोकांमध्ये आज द्रव्य मिळवलं जात जो अति सुंदर ठरेल त्याला लक्षावधी रुपयाचं बक्षीस बक्षीसुंदरी त्या जमा करून त्याच्यातही परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये जर ती बाई उतरली तर ती जगामध्ये सुंदर आहे ठरवलं जातं तिला विश्वसुंदरी पदवी दिली जाते आणि लक्षावधी रुपयाचे तिला बक्षीस दिलं जात लक्षावधी रुपयाचं बक्षीस मिळतं विश्वसौंदर्यामध्ये विश्वसौंदर्य ठरण्यामध्ये जेव्हा त्या इन्कम टॅक्स ऑफिसरच्या डोक्यात <laughs> आलं असं ठरवलं की जेवढे लोक रोपवा लाव रोपवान लोकांच्यावर टॅक्स बसवायचा <laughs> <थे> जा। <laughs> बस आता जाता नवच करायची मिळेल की तेव्हाच रुपा जर आणि मला पूर्व बनव काय तर कुठे डोकं चालविलं सरकार आता यातल्या आणि सगळ्याच्या चार समोर आणण्याची प्रथा आहे मला तुम्हाला यातने हेच सांगायचं त्याच्यामध्ये मोठा दोष आहे आणि केवळ लक्षावधी रुपये मिळतात तेवढ्यासाठी स्त्रियाही आता रूप सौंदर्य विश्वसुंद ठरण्यासाठी कोणीतरी रूपाचं सौंदर्य मूल्यमापन करणार ते आता ह्याच्यापेक्षा खाली मी जाऊ शकत नाही इथपर्यंतच मी आपल्याला सांगू इच्छितो त्याच कारण हे पुढे कंसार ही विषय सुंदरी झालेली आहे बर काय ही विषय सुंदरी झालेली असते ही विश्व सुंदरी राहतच नाही मी म्हणून एक वस्तू रुग्णालय सुंदर जे ज्या आवतर है, जाला ते विश्व ही है प्राप्त अनेक फोटो देने लोक वगैरह वगैरह आज जग मधे भूषण समझ लूर्वी स्त्री अद्धति है कि आज ही वर्गृति ने संपन्न स्त्री हैं आम्ही सुंदर वर कशा तरी आहोत पण आम्ही आमच्या अंगाने सुंदर असलेल्या आम्ही आता कोणाला विषय होणार म्हणजे स्वतः अंगाने सुंदर असावं पण दुसऱ्याचा विषय होऊ नये याबाबत त्या स्त्रीच्या ठिकाणी लाज असायची त्या स्त्रिया लाजायच्या त्यांना विचारलं का हो बाहेर काय येत नाही लोकांमध्ये का बसत नाही व्याख्यान का करीत नाही तिला विचारलं ती म्हणते मी मला लाज वाटते तिला विचारलं तू काय कुरुप आहेस का ती म्हणते मी कुरुप नाही मी अंगाची इतकी सुंदर आहे की विश्व सुंदरी माझ्या पुढे एवढी मी सुंदर आहे मग समोर यायला लाज का वाटते त्याचं एकच कारण मी अंगाने सुंदर आहे पण मला सुंदरता म्हणून लोकांचा विषय व्हायचा दुसऱ्याचा विषय होण्याबाबत अत्यंत सुंदर असलेल्या स्वयंप्रकाश असलेल्या परमेश्वराला भोग्य होण्याविषयी त्याचा उपभोगाला योग्य होण्याविषयी त्या सुखाला पण लाज वाटते महाराज म्हणतात किती नाजूक दृष्टांत तो बघा म्हणजे कडे अति सुंदरता अंगात असूनही त्या स्त्रीला लोकांचा विषय होण्याविषयी लाज वाटते अगदी खरं सांगू तुम्हाला लोकाचा विषय होण्या म्हणजे लाजण्यासारखंच आहे का विषय तीच स्त्री होऊ शकते की जी निर्लज्ज हा त्यातला मूळ अर्थ निर्लज्ज स्त्री कोणाचाही विषय होऊ शकते आणि सलज्ज स्त्री कोणाचाही विषय होत नाही कुरुपासून होत नाही स्वरूप होणार नाही त्याजून निराळ सुळ नाही विश्वसुंदरीच्या पेक्षा असलेली सुद्धा विषय होणार ती म्हणे मला विषय होणं कधी मान्य होणार नाही हे मूळ स्त्री जीवनाचं वैभव आहे त्याप्रमाणे सुखरूप असलेला परमात्मा सुखरूपाला येण्याकरता सुखपणाला येण्याकरता व सुख भोगण्याकरता ती लाजते ती इतकी उत्कृष्ट स्थिती आहे सुखरूपाची म्हणून आपल्या स्वरूप महिमेमध्ये राहणार यायला तयार नाही ते इतरांचा विषय होईल काय होणार नाही त्याच थोडक्यात उत्तर किंवा दिवसाभर नाही तर विषय तर नाहीच नाही मध्ये कोणाचे सौंदर्याचा जेव्हा आहे सौंदर्य नाही सौंदर्य सौंदर्य दृष्टी जर अनुकूल नसेल तर सुंदरत्व नसतं हे काय अनेक गोष्टी मी सांगू शकतो एक माझा अनुभव हो तुम्हाला सांगतो म्हणजे एका मुलाच लग्न व्हायचं तर त्याला एक पाच पंचवीस मुली पत्रिका वगैरे दाखवल्या त्याला एकही मुलगी पसंत पडली नाही पत्रिका जुळत असून पटली नाही श्रीमंती असून पटली नाही रूप सुंदरता असून पटली नाही म्हणजे होती त्यांनी लग्न केलं हे मुलाच्या बाजूने सांगतो तुम्हाला लग्न केलं तर परिणाम असा की ती मुलगी काळे कुट्टी एका डोळ्यामध्ये वळच वाढलेल्या अशा स्वरूपाची एवढ्या सौंदर्य मुली आल्या का तुला पटल्याने तुला काय होतं पटण्यासारखं म्हणलं महाराज ते माझ्या नजरेनं बघा म्हणजे कळेल म्हणला तू माझ्या बघा म्हणजे तुम्हाला कळेल तुझी नजर तुझी तुला लकला वाटतो मला नजरही नको आणि ते सौंदर्यही नको हे एक होत आता पुण्यात एक मुलगा आहे त्याला तो मॅट्रिक पास आहे त्याला काही नाच नाही आणि त्या खेळण्यामध्ये त्यांचं प्रेमप्रकरण नवीन या तिला झाला मलेरिया झाला नाही कारण एमबीबीएस डॉक्टर असल्यामुळं मुले, मलेरिया होणं मुले शक्य नाही पण डॉक्टरला ना तुझा लगेरिया होतो शकत नाही ती मुलगी तुला रोग झाला त्या आई वडिलांनी त्या मुलीला सांगितलं की तुझी विद्या तुझ रोग तुझं कोण या सगळ्यांचा तो विचार कर तुलासा मुलगा आम्ही तुला आणून दिसतो लक्ष खर्च करायची माझी योग्य काय हे करू नको की काय म्हणाल कळलं का कार सौंदर्य काय त्या मुला जो तू कशासाठी पाहिजे ती मुलगी मी कशासाठी पाहिजे तुम्हाला माझी नजर यायला पाहिजे आणि शेवटी आले मला म्हणाले महाराज एवढं लग्न ओळखलं पाहिजे आता काय वाटत आणि एका रात्रीतलं येऊन ते ठरवून आईबाप म्हणाल्या एवढं जर असेल आम्ही घेतो लग्न तो थोडक्यामध्ये कशा तरी गाशा गुंडाळून तो विवाह करण्यात आला मला काय सांगायचं सुंदर तीकर तीकर तीकर सुंदर असतात सुंदर असलेली स्त्री लागेल लाज वाटते हातात भाग आहे त्याप्रमाणे सुखरूप आला सुखावर भोगण्याला लाज वाटते एवढं मी अन्नला विषय न होता परमात्मा स्वयंप्रकाश सत्ता आणि सुखरूपा हा मूळ सिद्धांत किंवा दिवसाभर दोन प्रवारी आता चंद्र असतो दररोज परंतु त्याच्या चॅनने जसे चॅलेंज जाणार त्याप्रमाणे शेवट चोनास आणि अन्य शासकीय त्याच्यात अजून घेऊन ओसंबा मग श्रुती उभा ती जिव्हा ना वडंबा करी वाया मग विस्तार नको तो भावा तेवढा करते उपाधीचा अंगीकार केल्यानंतर निरुपाधी स्वरूपात नव्हे साक्ष अगत परमात्मा स्वरूपाविषयी काही सांगता येणे शक्य नाही यात्रायाने एकोणचाळीसभा उडी मध्ये महाराजांनी सर्व शास्त्रांना परमात्मा हात करून असतो म्हणजे विशेष लोकांनी असा सिद्धांत केला आहे स्वतः स्वतः अन्याला विषय होती सोयला विषय होती पण नाही म्हणायची सुता प्रकाश सुखरू आहे बाकीचा विषय आपण पाहू द्यावा कुंडली ओडला हा सुरू असतो म्हणजे विषय होत नाही असा सिद्धांत केला आहे हीच गोष्ट पुन्हा सात मिळणारी अन्य दृष्टांत गुरु दृढ रूप नाही काही लाडू अंगी काही टाळून नहीं। ते ते तो कोणालाही विषय होऊ नये ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराज वारंवार वारंवार आरंभापासून सांगत आहे तोच सिद्धांत कोणाविषयी प्रह करण्याकरता आणखीन कमी वेगवेगळ्या दृष्टांत देऊन महाराज करतात अजून आकार प्राप्त झाला नाही लावण्य यांचं जर आपण चिंतन करू लावलो तेव्हा अन्न म्हणजे काही तारुण्य शरीरच नाही देहच अजून अवतरला नाही तर देह अवतरण्यापूर्वी देह जन्मास घेण्यापूर्वी तारुण्य किंवा क्रियात अजून आपल्या घडली आहे आपल्याला त्याबाबत विचार करायचा नाही पुरत अनेक महाराजांना पुढच्या शब्दाने जे सुचवायचं त्या दृष्टीने आपल्याला सांगतो क्रिया घडते ते शुभ अशुभ आणि मिश्र स्वरूपाची जापे की इसे पुण्य कारक क्रिया असल्या कारणाने शुभक्रिया शुभकर्म विहित कर्म अजून घडलंच नाही तर ते घडण्यापूर्वीच पुण्य ते पैसे असे ते कैसे असे हा शब्द प्रत्येकाला लावा म्हणजे त्याचा दासावे रूप नाही ते लावण्य कैसे असे अंगलुती ते तारुण्य कैसे असे आणि क्रिया न कुठे ते पुण्य कैसे असे अजून रूपच नाही त्यात आवडलं सौंदर्य कसल, ते कसं असेल या म्हणण्यात तात्पर्य असा आहे सामान्य रूप आहे आणि सौंदर्य हे त्याच विशेष रूप आहे सामान्य काही तर विशेष कस सामान्यावर विशेष अवलंबून असत सामान्याचा जर पत्ता नसेल तर विशेष कुठून आणणार रूपाचं सौंदर्य रूपच नसेल तर सौंदर्य कसं रूप जन्माला आले नाही तर पूर्वी सौंदर्य काय आपण सांगू शकतो हो। किंवा इथे अंग शरीर देह सुद्धा सामान्य शरीरात तारुण्य येत असं शरीरच नसेल तर तारुण्य कसलं म्हणून अजून शरीर अवतरलं नाही दिह अजून अवतरला नाही त्यावेळीच तारुण्य किंवा क्रिया जन्माला आल्यानंतर पुण्य क्रिया ही सामान्य रूप आहे त्याच्यापासून निर्माण होणार पुण्य हे अपूर्व विशेष रूप आहे म्हणजे या तिन्ही जर आपण चिंतन करून पाहिलं तर रूप शरीर आणि क्रिया ही तिन्ही सामान्य रूप आहे सौंदर्य कारण्य आणि पुण्य हे त्याची विशेष रूप आहे त्या महिन्यामध्ये महाराजांना सुचवायचा आहे की सामान्य तर जर अवतरलं नाही तर विशेषाची काय गोष्ट आपल्याला आम्ही सांगणार तर त्यावेळी का कसा असेल म्हणजे त्याचं उत्तर आहे कसं असेल आम्ही सांगू शकत रुग्ण त्यावेळी तारुण्य क्रिया अजून अवतरली नाही त्यावेळीच पुण्य कसं असेल त्याचं उत्तर आहे ते शब्दात इथं आम्ही सांगू शकत नाही हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे म्हणजे सामान्याची गोष्ट जर बोलता येत तर विशेष कुठून सांगणार आम्ही अपूर्व अदृश्य निर्माण होत पुण्य हे केवळ शब्द पण धर्माधर्म म्हणून ज्याला म्हटलंय शास्त्राचे अपूर्व आणि ते अपूर्व आदृश्य करणार आहे कधीच रियार केल्यानंतर ते अभिव्यक्त होणार पुन्हा एक गोष्ट आदृश्य आहे केवळ निर्माण होणार झाल्यानंतर आदृश्य पण मित्रांनो आपल्याला त्याच शास्त्राने सांगितलेल्या बुद्धीनं ते शरीराच रूग आल्यानंतर सौंदर्य किंवा शरीर आल्यानंतर त्यातलं कारुण्य हे कधीतरी सांगता येतं पण क्रिया घडल्यानंतर निर्माण होणारं जे पुण्य ते कधीच सांगता येत कधी सांगताय तुम्ही कधी ते आपल्याला विसरत होत नाही केवळ शब्दगण्य वेग सांगतो की यापासून हे पुण्य निर्माण होत आपण क्रिया घडल्यानंतर सांगू शकतो त्यांना विचारलं कसा वाढत नाही तुम्हाला दिसलं काय नाही शास्त्रांना सगळं त्याच्यावर मी तुम्हाला म्हणून लोक पापुपुण्य का मानत नाही दिसत नाही म्हणून त्याचं प्रत्यक्ष होत नाही म्हणून त्याचं प्रत्यक्ष कधी कोणाला होणं शक्य नाही कारण पापुपुण्य ही प्रत्यक्ष योग्य नाहीये केवळ शब्द इतर असल्या कारण धर्माधर्माचा निर्णय केवळ शास्त्रावरूनच का करावा त्याचं हे एक कारण आहे तसं हे पुण्य हे अदृश्य स्वरूपाचे असल्यामुळे केवळ शब्द इतक्या असल्यामुळे शास्त्र सांगितलं त्याच्याप्रमाणेच धर्माधर्माचा निर्णय केला पाहिजे असा त्याचा थोडक्याचा आहे तसा आपण यज्ञ करतो आहोती ते गोचर नाही क्रिया आहे की आवती घेतली आवती दिली काढलीच काय पुण्य निर्माण झालं ते कसं सांगणार अंतर्गत नाही क्रिया केल्यानंतर निर्माण होणार पुणे निर्माण होणार अजून क्रिया निर्माण झाल्याने कुठे आहे क्रिया ही कोणत्या रूपात अभिव्यक्त होईल त्याच्यावर सगळं अवलंबून तुम्ही आता निवांत बसल्या काय सांगायचं त्याचा त्याच्यामुळे काय दगड मागणार आहे काय करणार आहे ते काही सांगता येत नाही माणूस बसला एवढं सांगता येत आणि क्रिया घडली ती ही शास्त्राच्या न्यायाच्या कोटीत पडली विविध कोटीत म्हणून त्याच्याबद्दल पुण्य निर्माण होईल क्रिया ही अशुभ कोटीमध्ये पडली ते पाप निर्माण होईल ईश्वर स्वरूपाचा असेल तर ईश्वर धर्म पण यायचं असं या सर्वात तात्पर्य एवढच आहे की सामान्य रूपच जर आपण त्याचा अभिव्यक्त झालं नाही तर विशेष रूप तुम्ही कस सांगणार आणखीन अंकुर लोकजीलेली मकर ध्वजे तोच हा तरीची घडी ज्ञानेश्वर महाराज व्यवहारातल्या शब्दांचा वापर कसा कुशलतेने करतात ते बघा म्हणजे लक्षात मागे असाच एका ठिकाणी वापर केल्याचा आपल्याला आठवत असेल महाराज म्हणतात घेव म्हणते अंकुर भाव बीजभाव भाव ही पदयोजना ज्ञानेश्वर महाराज जागजागी मोठ्या कुशलतेने करतात आता अज्ञानाला मात्र बीज भाव म्हणत त्यातल्या झोपेला मात्र सुशुप्तिवस्थाने की त्याला अंकुर भाव म्हणे म्हणजे अज्ञानामध्ये पूर्ण लिहित आहे अज्ञानाची सुशुक्ती ही एक ज्याच्यामध्ये अज्ञानाने आवृत्तता होत नाही पण आनंद भोगतो आनंद भोग तिथे प्राज्ञ आहे अनुद्भूत अशा स्वरूपाची ती व्यवहार्य स्थिती आहे त्या अनुभूत आणि व्यवहार्य स्थितीला ज्ञानेश्वर महाराजांनी अंकुर असं म्हटलं अनुभूत जिथे जिथे व्यवहार्य स्थिती असेल तिथे तिथे अंकुर भाव असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच्या पुढे स्वप्ना जागृत असं म्हणण्यासारखा प्रकार आहे त्याप्रमाणे इथेही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कि मन हे मूळ बीजभावात त्या ठिकाणी आणि मनामध्ये ज्यावेळी वृद्धी निर्माण होते मनामध्ये ज्यावेळी संकल्प निर्माण होतो त्या संकल्पाचं नाव आहे मनाचा अंकुरेच मनाचा अंकुर म्हणजे संकल्प कुठलाही संकल्प मानवी जीवनाचा मानसशास्त्रीय दृष्ट्या जरी विचार केला आधुनिक लोकांनी केलेल्या विचाराचाही आजकाल या विचारापर्यंत हे लोक येऊन पोचले असं आता म्हणतात आवडते वृत्ती किरती आधी म्हणण्याची ओठी मग ते वाचा तिथी कराय यामध्ये एकंदर मानवाची प्रवृत्ती कशी घडते त्याचा एक वर्म सांगितलं अशा अनेक वर्म महाराजांनी आपल्या मंगमातून प्रतिपादन केले आहे यही त्याचं वर्णन अठराव्या अध्यामध्ये अतिविस्ताराने महाराजांनी केलं जवळजवळ सहाशे सातशे ओळ्या तिथे महाराजांनी दिलेल्या आहेत आपल्याला त्याचा आत्ता विचार करायचा नाही आपल्या त्यातनं या ओळीतून काय महाराज सचवतात की प्रत्येक क्रिया कोणताही आपला व्यवहार नाही शुभ व्यवहार असो अशुभ व्यवहार असो वाक व्यवहाराचं मूळ बीज मन आहे म्हणून तर माणूस मोजायचा झाला तर त्याच्या मनान मनावरून माणूस मोजला पाहिजे घर किती लहान आहे हे बघण्यात महत्व नाही मन किती लहान आहे ते बघितलं पाहिजे एखाद्याचं घर लहान असतं मन मोठं असतं एखाद्याचं मन मोठं असतं घर लहान असत मनही लहान अशीही माणसं भेटतात कित्येकांचं मनही मोठं असतं घर मोठं असतं काय सांगता येते पण घराच्या आणि मनाच्या मोठेपणाचा जर आपण विचार केला आता अशी सुसंगती विसंगती आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येईल म्हणजे प्रत्येक प्रभू शुभाशुभ व मिश्र व्यवहाराचं प्रवृत्तीचं मूळ कारण मन असल्यामुळे त्या मनात ज्यावेळी संकल्प निर्वाण होतो त्यावेळी बाकीचं सगळं केलं जात मनाच्या मागे एक ज्ञान आहे म्हटलं जात कारण ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी ध्यानाचा विषय आणि मनाचा म्हणजे ज्ञानाचा का विषय कारण मन हे बुद्धी वाचक आहे तेव्हा माणसाच्या मनात ज्ञानात विकृती निर्माण झाली म्हणजे सगळ्या जीवनात विकृती निर्माण होते माणसाचं मन चांगलं असलं बुद्धी चांगली असली की चा त्याचं जीवन संपूर्ण चांगलं असतं म्हणून माणसानं नेहमी ने सत्संगती करावी साधूसंगतीत असावं साधूसंगतीप्रमाणे आपले विचार ठेवावे अशी भावना करावी म्हणजे माणसाचं जीवन चरित्र दृष्ट हो। चारित्र्य संपन्न माणूस होणं केवळ शब्द ज्ञानावर अवलंबून नाही अध्ययनाने पुस्तकाच्या वाचण्याने माणसं शब्दसंग्रह वाटवतात डिक्शनरी बनतात जीवन, जिवंत चेतन दीक्षंद्र एवढं पण त्या दीक्षंदरीतून त्या दीक्षामध्ये काही फार शब्दकोश झाला शब्द संग्रह झाला शब्द ज्ञान वाढलं माणसाचं पण शब्द ज्ञान वाढण्याने मनुष्य कृतार्थ वेदांत शास्त्रातला अत्युच्च कोटीचा कि ज्याच्या पुढे आता काही सिद्धांत सांगणे शिल्लक नाही असा ग्रंथ वाचतो अमृतानुभव नावाचा या ग्रंथामध्ये तर तुमचं शब्द ज्ञान कुठे घेऊन बसलाय त्या का वृत्ती रूप स्वयं व्यक्तिगत असलेलं ज्ञान किंवा म्हणते हे जरी अद्वैत विषयच ज्ञान असणारं ज्ञान असलं तरी ज्ञान। आहे ना त्यात हे विरलं पाहिजे याचा नाश झाला पाहिजे ना ज्ञान हे वाढून शेवटी हे बसणार नाही आपली कीर्तना फार कुठे महाराजांच्या सिद्धांत योग्यतेला पोहोचत नाही अशा प्रकार च संपूर्ण तुम्ही संस्कृत वाहून वाचा संस्कृत वाघण वाचूनही शेवटी ज्ञानेश्वर महाराजांचं वाचल्यानंतर माणसाला येतं की मौलीच्या चालणीशिवाय त्याला शुद्धता नाही पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर ही शेवटची प्रस्थान क्रियेचं अवलोकन केल्यानंतर त्याच्या तात्पर्य निश्चयानंतर ज्ञानेश्वर महाराजांची चाळणी मारावी त्याला म्हणजे ज्ञानाला खरी विशुद्धता खरा बारकावा प्राप्त होतो किंवा त्या ज्ञानाला एक प्रकारचं ओच येत ओच तेव्हा ओजस्वी स्थिती व्हावी असं वाटत असेल तर हा ग्रंथ आपण तात्पर्य असं आहे की मानवी जीवनाची एकंदर दुरुस्ती आणि बिघाट हा केवळ त्याच्या मनावर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक वृत्ती ही पहिल्यांदा मनात निर्माण होते बुद्धी निर्माण होते आणि मनात संकल्प निर्माण होणं कुठल्याही क्रियेचा तो शुभ अशुभ मिश्र म्हणते मनाचा अंकुर उत्पन्न झाल्यानंतर हे सगळं घडत मनाचा अंकुर निर्माण झाला नाही मनसंकल्प जर घडला नाही तर त्याच्यातून कोणताही व्यवहार होणार नाही क्रिया घडणार नाही भावने तो परिवर्थित होणार नाही वगैरे वगैरे तेव्हा हा मनाचा अंकुर म्हणजे संकल्प तोच अगोदर निर्माण झाला नाही ही प्रक्रिया एवढ्यासाठी आपल्या संगीती महाराजांना सांगायचं हा मनात निर्माण होणारा अंकुर तो अंकुर भाव अजून निर्माण झाला नाही संकल्पच जर अजून निर्माण झाला नाही तर मग तेथिली मकर ध्वज मकर ध्वज म्हणजे काम किंवा मदन तो जन माजे तरीच घडे तो कसा हो अभिव्यक्त होणार तो तो होणार नाही कारण ज्ञानेश्वर महाराजाने जरी अनेका का या चव्वेचाळीसाव्या मध्ये हीच गोष्ट महाराजांनी प्रतिपादन केली आहे की ती इतरांच्या गर्मी तो कसा हो भोगला जाईल यायला अंकुर असं म्हणता येईल तो अंकुर भावच अजून निर्माण झाला अंकुर भाव निर्माण झाल्यानंतरचे पुढचे परिणाम आहेत त्या सगळे भावात विशेष रूपाला येईल तर ते सुखपण सुखरूप असल्यामुळे ते सुखपणाला करता, व उपभोगाला योग्य होण्याकरता जर ते लाजत तर मग ते इतरांच्या गरवी साक्षात भोगलं जाईल असा प्रश्न विचारून महाराजांनी जसं आपल्याला सांगितलं की ती येणं शक्य नाही ते आपल्या सुखरूप नेहमीत असत हा सिद्धांत जितका महत्वाचा आहे तितकीच गोष्टी पण महत्वाची आहे दोन्ही सादृश्य हे आहे की तो सुखरूप असल्यामुळे सुखाला सुखपणाला किंवा भोगण्याला योग्य होत नाही इथे असं सांगायचंय की अजून विजय भागातच आहे अजून अंकुर भाव त्याच्यात जर निर्माण झाला नाही तर फळभाव कसा येईल हे ते सगळं पुढचं वर्णन आहे हे सगळं वर्णन आहे फळभावाच म्हणायचा फळभाव निर्माण होईल तेव्हा होईल अंकुर भाव तरी त्याचा निर्माण झाला असे म्हणले नाही मनात जो अंकुर निर्माण होणार जो संकल्प निर्माण होणार तोच जर अगोदर निर्माण झाला नसेल तर त्याचा फळभाव आता कामवृत्तीचा कसा होणार तर होणार नाही हा त्यातला थोडक्यात अर्थ आहे किंवा विशेषाची सृष्टी तही नादूषी नादाची आता मला म्हणतात मृदंग आता जर एका एकाच वायुली काय काय नाना तरा या वाद्यांच्या निघालेले आहे मग पूर्वीच्या काही एकंदर एक वाद्य संगती आहे त्या सगळ्या वाद्यांचा जर आपण विचार केला हे वाद्य सगळी वाद्य विशेष म्हणजे विशिष्ट वाद्यांची अजून जन्माला अजून हे होण्यापूर्वी ही सृष्टी जन्मली ती अजून जन्माला आली नाही दृगोचर झाली नाही आपल्या दृष्टीला विषय होईल अशा स्वरूपाला ती अजून आलीच नाही वाद्य सृष्टी विशिष्ट वाद्यांची सृष्टी समूह निर्माण होण्यापूर्वी जन्म घेण्यापूर्वी ती त्या वाद्यांच्या ठिकाणी प्रत्येक वाद्याच्या ठिकाणी असणारा जो नाथ वाद्य निर्माण व्हायला लागत त्याच्यानंतर त्याला वाजवणारा कोणीतरी भेटायला लागतो तेव्हा ते ला कुठे त्यातलं ध्वनी निर्माण निर्माण होने पुर्वी का नाद नादाला तुम्हाला मला इतरांना तो ठाऊक होणार नाही आपल्याला तो कळणार नाही आपण त्याचा अनुभव घेऊ शकणार नाही त्याचं कारण असल्या कारणाने विशेष रूपाला आल्याशिवाय इतके आता ढिले व्हायला लागले आहेत की कालांतराने लोक भैवे जन्माला येणार असं लिहिले त्याने याच्या पुढे जी सृष्टी जन्माला येईल ती सगळी भैव्यांची सृष्टी निर्माण कारण तो जन्मापासून वाद्यच वाद्यातून असा आहे की त्या शक्तीच्या पेक्षा अधिक त्याला विनाश करण्यासाठी आता याच्या पुढे माणसांना जन्माल्यापासूनच चष्मा लागणार कारण जन्माला येतात तेव्हा एवढ्या गड प्रकाशामध्ये नजर असते त्याची की त्याच निमित्तानं जरीचे जे काही कोकळात ते सगळे संपून जातात जळून जातात असो तेव्हा वाद्य सृष्टी निर्माण झाल्यानंतर <laughs> ते वाद्य वाजल्यानंतर आपल्या पडद्याच्या शक्तीच्या माना इतका मोठा झाला तर ऐकायला याची तर आपली आता तो नाद अजून वाद्य निर्माण होण्याच्या पूर्वीचा जर असेल तर त्याला आपली दृष्टी कशी विषय करू शकेल तर करू शकणार नाही कारण अत्यंत सामान्य स्वरूप असल्या आपण त्याला जाणू शकत नाही हे त्याचं थोडक्यात उत्तर उसरली कै केवळा अनिवासीची ज्ञान करू महाराज आ, विटार। विटार थे, थे का अग्निला विटाळ विटाळा शब्दाचा अर्थ इथे संबंध एवढाच घ्यायचा बरं का शब्द आपण चुकीच्या संबंधाला विटाळा दोषाला म्हणतो दोषाचं काही कारण नाही आणि म्हणायचं झालं तर असं म्हणता येईल आपल्याला थोडं बारीक रूपाने बोलायचं झालं अग्नी हा अति पवित्र आहे त्याला कोणाचाही स्पर्श झाला तर तो विठाळच आहे त्याच्या गोष्टी इतका पवित्र आहे कि त्याच्या इतकं पवित्र कोणी नाही है। है। ता ता ला ला। का संबंध आहे विठाळ हा शब्द त्या दृष्टीने संबंध अग्नीला काबंध होण्यापूर्वी आणि संबंध झाल्यानंतर तर अग्नीला सामान्य अग्नी हा काधिकांच्या तो संबंध झाल्या विना त्यावेळे कोणतो रुपाय आहे अतिसामान्य रुपाय कामान्य अग्नी किंवा काठाला अग्निचा संबंध होण्याविना जे त्याचं काही सामान्य रूप असेल ते मानलं तस शक्य करतात अनळा लागणे ते केवळ अंगाची लागेल तर त्याने आपल्या स्वतःच स्वतःला लागावं खरं का त्या अग्निने दुसऱ्याला कोणाला जाळण्याऐवजी तो अग्नि जसा केवळ आपल्या स्वरूपानेच असतो त्याच त्याला लागणं याचा अर्थ स्वतःच्या स्वतःच्या स्वरूपाने असणं असा त्याचा अर्थ अग्नीचा स्वभाव दुसऱ्याला जळायचा तो आपल्या स्वतःला जळू शकत नाही पण दाळ कशी आहे बाबा तुझी आपल्याला काही सांगता येत नाही त्याची कला ठ नादाला ना माहिती त्याप्रमाणे अग्नीची दाहकथा अग्निलाच माहिती ह्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की अग्नि आणि अग्नीची दाहकथा ही त्याची अंग होत असल्या कारणाने अग्नी आणि अग्नीची दाहकथा असा त्याच्यामध्ये भेद तुम्हाला करता येत खरा जसा आत्मा स्वतःचा स्वतःला विषय होत नाही तसा अग्नि आपला स्वतःचा स्वतःला विषय होत नाही अग्नि जर स्वतःचा स्वतःला विषय झाला असता खरोखर अग्निने अग्निला जाळलं असत पण असं कधी घडतच नाही अग्नि अग्नीला ज्यावेळी जाळू शकेल त्यावेळेस मग काय हरकत नाही बरं तिथे मात्र तुमच्या म्हणण्याप्रमाणे दुसऱ्याला नाही झाला तर स्वतःला होऊ शकेल अगोदर अग्नि होतोय का बघा अग्नी जर आपला स्वतःचा स्वतःला कधी विषय होत नाही होणं शक्य नाही जर गोष्ट खरी आहे तर कायम ते मला सांगतात कि तो सामान्य अग्नी जसं कोणाला कळणं शक्य नाही आणि विशेष रूपाला येण्यापूर्वी काष्ट संबंध होण्यापूर्वी घषणाधिकांच्या द्वारे अभिव्यक्त होण्यापूर्वी जे अग्नीचं स्वरूप आहे ते अग्नीच अग्नीलाच ठाऊक त्याची दहा शक्ती त्याची त्यालाच माहिती दुसऱ्याला होणाला माहित होणं शक्य नाही याप्रमाणे किंवा दर्पणाची दर्पणाचे नियमे वीणची मुखप्रे आणि वर्मची दर्पणाचे नियमे वीण मुखप्रेमी आणि प्रेमी आणी प्रमे आणि ते म्हणजे ज्ञानाला आणतात ज्ञान प्राप्त करून घेतात जरुरीशिवाय दर्पणाच्या जरुरीशिवाय आवश्यकतेशिवाय जे लोक आपल्या मुख ज्ञानाला आणतात म्हणजे संपादन करतात म्हणजे दर्पणा वाचून ज्यांना आपल्या मुखाच ज्ञान दर्पणा वाचून आपल्या मुखाचं ज्ञान कसं होतं याविषयी आपण काल बराच खुलासा केलेला आहे दर्पणाच्या द्वारे मुख ज्ञान होणं हे ठीकच आहे ते आपल्याला माहितच म्हणजे ते काळात त्याचं वर्णन केलं जासऱ्या शब्दात सांगितलं दर्पणाच्या द्वारे बिंब प्रतिंब भाव निर्माण करून ज्ञान संपादन करणं मुखाचं हे ज्ञान विशेष आणि दर्पणा वाचून आपलं आपल्याला ज्ञान असणं हे सामान्य ज्ञान आहे म्हणजे हे प्रत्यक्ष रूप आहे सामान्य प्रत्यक्ष रूपात आहे त्याच्यामध्ये विशेष रूपता नाही आणि तुम्हाला मी सांगितलं विशेष हे नेहमी कल्पित असत व विशेष हे कल्पित असून आकर्षक असत त्यात ही गोष्ट जास्त विशेष कल्पित व आकर्षक असल्या कारणाने वास्तवाचा परित्याग करून त्या कल्पनाच्या मागे माणसं लागत तुम्हाला जर खोटा माल थगवायचा असेल तर त्याच पॅकिंग अँड पॉलिश त्या नेहमी म्हणा माल कसा बरा वाया गेलेला गुण त्या गुळाला कोणी विचारित नाही त्याची चिक्की तयार करून त्याला पॅकिंग लोक अगदी उघड्या टाकताय सारख्या हा जे खास गुळ तयार करतात आपल्या कडईमध्ये केलेला जो गुळ <laughs> आहे ती काकवी त्यावेळी ते सेवन करणारे लोक आहे त्यांना सांगितले हे लोणवण्याची पटलं अगोदर तो गुळ तापून त्याच्या नाना करार होऊन त्याची हे गुण किती दिवस झालेला गुळ हा बाजारात येऊन तिथून याच्या घरी आलेला त्याची याने चिक्की तयार केली जो ताजा रोज गुळ खातो त्याला काय त्याची किंमत आहे तेव्हा ते त्याची विशेष किंमत असत तर त्या आपण तरी काय त्याचा विचार करू शकतो माणसाला त्याची सवय लागते तेव्हा विशेष रूपामध्ये आकर्षण निर्माण होणं कल्पिलामध्ये आकर्षण निर्माण करणं हे माल खपवण्याच काम आहे हे आता यांना कल्पना आहे इथे पुण्यात मोठमोठ्या लाकडाच्या कारखान्यामध्ये जी जी लाकडं वाया जातात ती खरेदी करून त्याची खेळणी तयार वैशिष्ट मानाने खोटा पण आकर्षण असल्या करणारी माणसं त्याच्याकडे जशी आकृष्ट होतात आपलं प्रतिबिंब खरं खोटं आपलं मुख हे खरं आपला फोटो खोटा आपलं मुख हे खरं आपलं खास स्वारी खरे परंतु आपलं खोट मुख त्यात आकर्षण त्याच्याकडे आपल्या मुखाकडे बघायला कोणी तयार नाही आणि मुखाच्या वास्तवतेपेक्षाही हर्षात होऊन माणसाला असं वाटतं की मी चांगला असावा यापेक्षा मी चांगला दिसावा हा फार माणसाचा आग्रह आहे फार फार मोठ्या प्रमाणात माणसाची प्रवृत्ती आहे मी तुम्हाला दोन उदाहरण माझ्या अनुभवाची सांगतो मुद्दा अशी शेकडो उदाहरणं तुम्हाला अनुभव देत असतील माझ्याच अनुभवाला येतात तसं तुम्ही तुमच्या अनुभवायला येण्यासारखे उदाहरण काय झालं आमचा एक फोटो काढला दुष्काळ तो एक फोटो काढला ते बाई आम्ही असे दोघायचा असा फोटो तो फोटो काढून झाल्यानंतर आम्हाला त्यांनी मला आपला फोटो आलायचा बघायलाय आपला आपला फोटो बघायला कोण नाही जाणार आम्ही आमचा फोटो बघण्याकरता गेलो फोटो बघितला तसं छान वा उत्तम सुंदर पक्कड काय म्हणायचं काय म्हणून मी घायचं भेटत होतो ते म्हणले महाराज पाहिला का फोटो नव्ह पाहिला कसा काय बरं उत्तम ते म्हणजे मी तो फोटो बारकावानं बघितला तुम्ही कसा बारकावानं बघितलाय दिसत नाही मी म्हणले या फोटो मध्ये म्हातारी दिसते मी त्यांना सांगितलं म्हातारी दिसताय त्यापेक्षा म्हातारी झालाय ते बघा तिच काय म्हणत आहे मी झाले त्याचं तिला महत्व नाही मी म्हातारी झाली त्याच महत्व नाही मी म्हातारी दिसते याच तिला दुःख म्हणजे मी दिसताना म्हातारा दिसू नये अशी माणसाची प्रवृत्ती आहे अशी अशी माणसाची पुढे पुढे प्रवृत्ती होऊ देवामध्ये आकर्षण भावी असल्या कारणा माणसाची ओढ कशी तिकडे लागते ते बघा हे विशेष रूपाने पाहणं हे कल्पित पाहणं आहे वास्तव जे आहे त्याच्यामुळे आकर्षण काही नाही आणि आकर्षण नसल्या कारणाने मुखापेक्षा आपल्याला प्रतिबिंबच भाजी आवडत आणि मुख हे सामान्य रूप असल्यामुळे त्या सामान्य काही कल्पितात आकर्षण आहे म्हणून ज्ञानेश्वर आरक्षा द्वारे बिंब प्रतिबिंब भाव निर्माण करून आता कल्पितद्वैत निर्माण करून त्या मुखाला पाहणं हे विशेष त्या दर्पणाच्या नियमा वाचून जरुरी वाचून मुखाच ज्ञान ज्याला संपादन करता येत ज्याला मुख पाहता येत म्हणजे माणसाला होत नाही झालं तरी होत नाही समाधान नाही न व्हायला काय त्याला माणूसच आहे का नाही तो शेवटी माझं मुख आहे हे सामान्य ज्ञान अपरोक्ष रूपाने त्याला ज्ञान आहे काय ते काही दुसऱ्याच्या सांगण्यावर अवलंबून नाही तेव्हा असं जे स्वतःच ज्ञान आहे त्या सामान्य ज्ञानाला जर आपण जाणवू शकलो किंवा जो जाणू शकेल तर महाराजता समजणार नाही ही खरी गुढता आहे सामान्य म्हणजे काय महत्व आहे हे समजण्यासाठी हे तुम्ही ध्यानात लक्षात येईल कि प्रतिबिंब पाहून विशेषत्व पाहून आनंदित होण या बुद्धिमत्ताने बुद्धिमत्ता त्यात आहे की मुख आशा वाचून स्वतःच्या मुखज्ञान कसं निरपेक्ष मुख ज्ञान आहे ते निर्ण बिंब प्रतिबिंब भाव निरपेक्षान आहे ते मुखज्ञान ज्याच त्याला समजत ते समजणं ज्याला वर्माने बरोबर समजत असेल त्याला माझं हे बोलणं कळणे इतरांना माझं बोलणं करणार म्हणून माझ्या या बोलण्याचा विशेष अधिकारी आहे सगळ्याला हे समजेल इतकं चिक नाहीये का इतकं हे स्वस्त नाहीये इतकं हे सवंग नाहीये कुठे कशी कोण संता निर्माण करील सांगता येत नाही तेव्हा हे इतकं सवंग इतकं सोपं बाबा याला इतक्या वर्मातच माणूस लागत असा थोडक्यामुळे हो सामान्य भाव सांगायचंय खर सांगा ना सामान्य कसलं सामान्य सांगायचंय निरपेक्ष सामान्य सांगायचंय तेच सुद्धा तुम्ही ध्याना कारण आता दोन तीन वयानंतर आपल्याला महाराज सांगतील शेवटी की सामान्यात विशेषाच्या अपेक्षा असलेलं जे सामान्य त्याच्यापेक्षा जे सामान्य असेल ते सांगायचं मला सांगतो कसं ते याला याला सामान्य का म्हणतात त्याला विशेष म्हणतो म्हणून याला सामान्य म्हणतो ते काय त्याला विशेष म्हणतात म्हणून याला सामान्य म्हणतात ते नको सामान्य आणि विशेष या दोन्हीच्या संबंधा वाचून जे सामान्य रूप असतील ते जसं बिंब हे सामान्य आहे प्रतिबिंब हे त्याचं विशेष आहे पण बिंब आणि प्रतिबिंब हे दोन्ही परस्पर सापेक्ष सोडून जे मुख आहे ते खरं सांग दर्पणे ऋण नियमित म्हणण्यामध्ये दर्पणा वाचून दर्पणाच्या आवश्यकते वाचूनचा जो शब्द आहे तो एवढ्यासाठी आवश्यकता घेतल्यानंतर मुख ज्ञान आहे बिंब भाव निर्माण होऊन तिकडे प्रतिबिंब भाव निर्माण एक एकमेकांच्या सापेक्षा आपल्याला बिंब म्हणजे हे प्रतिबिंब म्हणजे ते हरशात दिसते ते प्रतिबिंब आणि त्या हरशात ज्याच प्रतिबिंब दिसते ते बिंब माझ्यानंतर हा बिंब भाव जरी सामान्य असला आणि प्रतिबिंब भाव जरी विशेष असला तरी बिंबन प्रतिबिंब एकमेकांच्या सापेक्षेत आरसा असोपर्यंत तुम्ही आरशाच्या समोर उभ्या तोपर्यंत तुम्हाला एकदा आरशाच्या बाजूला केलं किंवा आरशाला तुमच्यापासून बाजूला केलं कि मग बिंब प्रतिबिंब भाव नाही त्यावेळी जे मात्र सामान्य विशेषाहून विवर्जित आहे विषय मानव विषय न होता व स्वतःचा स्वतःला विषय न होता हे पुन्हा ध्यानात ठेवायचं हे सामान्य म्हणजे असलंय अन्याला विषय होत नाही स्वला विषय होत नाही पण त्याचा अप्रोक्षत्व तुम्हाला नाकारता येत नाही जे ते सामान्य रूप महाराजांचे प्रतिपादन करायचं यावर सर्व धर्म विवर्जित असं सांगायचं ज्ञानेश्वर महाराजांचा याच्यावर ते पुढे सामान्य आहे ते कोणाला कळत नाही नाही कळ असला म्हणण्याचा अर्थ आहे ज्याचं त्यालाही विषयत्वाने ते कळणार नाही त्या अप्रोक्ष रूपानं अंगा आहे रूप आहे सामान्य विशेष भावाहून विवर्जित असंच न्यायचं वाच तेव्हा यांच्या वाचून ज्याला हे समजेल त्यालाच माझ्या या बोलण्यातस्य कळेल म्हणजे ऐक्य निरपेक्ष मुखबोध निरपेक्ष मुख ज्ञान ज्याला असेल एकट्याकडून एकूण त्या एकट्याकडून सबंध एकटा माणूस ज्याच त्याला हे समजणार आहे इतराला हे समजण्याचं उगं नाही असं ज्याला मुखज्ञानाच्या बाबतीत कळेल त्या सामान्य ज्ञानाचं महत्व ज्याला समजेल त्याला मी जे बोलतो याच बरोबर समजेल त्याच्याकरता महाराजाने हा दृष्टांत दिला आहे निक जोडे ते गुडाची आहे रोखडे उघडे बोलडे ही मला म्हणतात हे माझ उघडे बर लोक म्हणतात नवीन शब्द अरे माऊलीने हे पूर्वी लिहून ठेवले या शब्दामध्ये मला सांगतात माझं जे हे गुण आहे हे गुप्त आहे हे उघड गोपीत म्हणे काय उघड गोपित आहे हे उघड गोपित असा आहे की उघडा म्हणजे या असतात ना त्या पेंढ्यांच्या मध्ये ही जी आलेली कणसं ती त्यात ठेवली जातात कणगीमध्ये किंवा इतर कोणत्या तरी पदार्थ भांड्यामध्ये किंवा तुमच्या अजून नवीन काय निघाले त्याच्यामध्ये ठेवण्यापेक्षा सुद्धा त्या मुडामध्ये ते वीज अतिउत्तम राहतात त्या पेंढ्यांचा असा मुढा तयार त्यात ही कणसं घालून त्याला बांधून ते लोक त्याला म्हणायचे मुडा त्या मुडात बीज काढायचं ते ज्यावेळी पेरायचं त्याच वेळी ते लोक ते, ते काढून लोक पेरणी करायचे ज्ञानेश्वर म्हणतात अजून पेरलं नाही पेरण्यापूर्वी न ना पेरिता पीक जोडे पेरण्यापूर्वीच त्या पिकाची जी योग्यता आहे ती त्या बीजभावामध्ये आहे तो बीजभाव जो आहे हा सामान्य भाव आणि पीक जे आहे तो विशेष भाव आहे विशेष भावाला प्राप्त होण्यापूर्वी बीजभावामध्ये जे धान्याचं रोकडो रूप आहे म्हणजे प्रत्यक्ष रूप आहे इथे महाराजांनी अशा प्रकारे याप्रमाणे विशेष आणि सामान्य दोन्ही आकडे तुम्ही म्हणता कुठे लिहिले हे इथे चांगलं स्वच्छ लिहिले सामान्याला जात नाही आणि विशेष समजता ते व त्या विशेषाच्या सापेक्षा असलेले जी सामान्य ते या दोन्ही कल्पना तिथे संभवत नाही सामान्य विशेषाची भाषा त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही हे चालत नाही तुम्हाला त्या पुढे सांगायचं झालं तर सामा विशेष आणि सामान्य या दोन्ही गोष्टींची जी योजना आहे ती भोग्य भक्तृत्वादिकांच्या दृष्टीने लक्षात येईल भोग्य वक्तृत्व वृत्ती ही विशेष त्याच्यानंतर प्रमाता प्रमेय भाव हा विशेष महाराज म्हणतात दोन्ही कल्पना टाकून देऊन कारण अनुभव्य आणि अनुभव या दोन्ही गोष्टी टाकून अनुभव आणि अनुभव्य म्हणजे अनुभवा अनुभवाची विषयता या दोन्हीहून विवर्जित वा अनुभव अशी आहे की अनुभव्य आणि अनुभव याहून विवर्जित आत्मा अनुभूती स्वरूप असल्यामुळे ज्ञान स्वरूप असल्यामुळे अनुभव्य आणि अनुभव अनुभव याहून भिन्न आहे अनुभवाची विषयता आणि अनुभव यांच्यामुळे असणारा जो भेदभाव याहून विवर्जित असण हीच अनुभूती आहे यावून वेगळी असण ही ते अनुभूती ज्ञान ज्ञान म्हणजे काय ते ही ज्ञान आहे आत्म ज्ञान आत्मराजू तात्रची भरी या म्हणण्यामध्ये अनुभवाची विषयता नाही अनुभव नाही अनुभव अनुभवाची विषयता ज्याच्यामध्ये नाही अशी जी ज्ञानरूप स्थिती त्याला म्हणायचा अनुभव हे अनुभवाने आणि अनुभव रूपाने होणारा जो निश्चय हा निश्चय अनात्म वर्गामध्ये ठीक आहे गड पदार्थांच्या बाबतीत परिचिन पदार आहे त्यांच्या बाबतीत ही गोष्ट ठीक थी आहे पण अद्वै चैतन्य असल्यामुळे त्या अद्रूप चैतन्याच्या ठिकाणी अनुभव कोण सांगणार त्याचा अनुभव कोण घेणार त्याचा अनुभव घेणारा हो होणे कारण अनुभव घेण्यासाठी वा अनुभव सांगण्यासाठी जे द्वैत लगते द्वैत आत्मस्वरूप नहीं द्वैता की कल्पना करोत नहीं तो द्वैत कसलस्वरूप द्वैता की कल्पना ही तुम्हें करू शक नहीं विशेष कवि मध्य न सापड़ा चैतन्य चैतन को व्यवहार हो शब्दा प्रवृत्ति नहीं व इतर को प्रमाणा की प्रवृत्ति नहीं असम्य विशेषा वेग है या विशेष अनेक पद्धति ने गोष सी सग तुम संगत नहीं सग उत्या बंध हा विशेष है मोक्ष हा सा बंधा का सापेक्ष बंधी मोक्ष ज्यादा संभवत नहीं चिदाभास मूल उचित साक्षी चिदाभास साक्षी चिदाभास विशेष है साक्ष्य है आत्मा चिदाभास ही नहीं साक्षी पे देना का साक्षीता अपनी न तत्विक आत्मस्वरूपा ठिका तत्विक साक्षिता सुधा नहीं है चिदाभास ही नहीं विशेष ही नहीं तो, तो नहीं को चिदाभास साक्षी विवर्जित साक्षेक्ष साक्षी है ना तो साक्षी साक्षर नहीं तो साक्षी बंधन मुक्ति कसली मुक्त दासना बंधन की नरे खावे सामान्य नहीं विशेष नहीं बद्ध नहीं तो मुक्त नहीं तो, तो चिदाभास नहीं तो साक्षी नहीं देशाचा हा त्याचा मुख्य भाग आहे अज्ञातत्व हाही धर्म नाही तो पण नाही तर अज्ञातत्वाच्या सापेक्ष ज्ञातत्व म्हणून त्याच्या मनाने ज्ञातत्व नाही ज्ञातत्व उभय विवर्जित ब्रह्मात परमात्मा असल्यामुळं हे दोन्ही धर्म ते सामान्य नाही विशेष किंवा अज्ञानही नाही तर सापेक्ष ज्ञानही नाही असं समजा ज्ञातत्व अज्ञातत्व या धर्मावरून जर समजलं नाही तर अज्ञानही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही आणि त्याचं ज्ञान आहे मग कसं आहे ते आत्मस्वरूप आहे म्हणजे सामान्य विशेष विवर्जित आहे किंवा सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्वरूपा आत्मस्वरूप विक आहे सगुणस्वरूप हे जसं मायेच्या संबंधाने आहे त्याप्रमाणे निर्गुण स्वरूप सुद्धा मायेच्या संबंधानेच आहे निर्गुण म्हणजे गुणांचा निषेध आहे ना निर्गुणम अस श्रुति ज्यादा मुखाने मुखानेवत गुणेध करते निषेध करना श्रुति गुण संबंधी है निषेध गुणा गुणा का गुण संबंध आमत्मा कसा है सगुण निर्गुण गुणा हे दोन्ही गुणाचे आहे परमात्मा अगुण आहे ते अगुणत्व सांगायचे निर्गुणत्व सांगायचं नाही सगुणत्व तर त्याहून सांगायचं नाही सगुणत्व सांगायचं नाही निर्गुणत्व सांगायचे सगुणत्व विशेष आहे निर्गुणत्व सामान्य आहे दोन्ही रूप त्या परमेश्वरात ठिकाणी असल्या कारणाने तो अगुण आहे त्याच्या ठिकाणी तीही गोष्ट संभवत नाही त्याच्याकडे आपल्याला जाऊन सांगायचं ठरलं तर महाराजांना असं सांगायचंय की तुम्ही सर्व आणि निरुपाधिक ही दोन्ही बोलणं उपाधीच्या संबंधाने उपाधी नसेल तर निरोपाधिक कोणाला म्हणणार तुम्ही उपाधी आहे त्याला सोपाधिक म्हणायचं आणि उपाधी नाही म्हणून उपाधी संबंध है विवर्जित सी निरुपाधिकाविधिक व्यक्त अव्यक्त व्यक्ता व्यक्त अतीत वर्णन ही नहीं तत्पेक्षा अव्यक्त ही नहीं व्यक्ता व्यक्ता हूँ अतीत है कारण त्याला त्याच्या सत्तेला त्याच्या प्रकाशाला आणि त्याच्या सुखाला निषेध करू शकत म्हणू शकत त्या शून्याचं प्रतिपादन करण्याचे वैजवून किंवा त्याला नाही म्हणून कोणत्याही रूपाने त्याला तुम्ही निषेध करू शकत नाही असं व्यक्त व्यक्त आहे एवढ्या रूपाने आपल्याला त्याचं वर्णन करता येईल हे किंवा या सम अनेक सापेक्ष भाव थोडक्यात सांगायच तुम्हाला उदाहरणार्थ अज्ञान सापेक्ष असल्यामुळे अज्ञान कल्पित असल्यामुळे अज्ञान कल्पित असलेल्या सर्वसापेक्ष भावाहून तो विवर्जित असल्यामुळे सामान्य विशेषाच्या गोष्टीला चैतन्य आखळलं जात नाही त्याच्यामध्ये ते सापडत नाही असा या म्हणण्यातला सगळ्याचा तात्पर्य सामान्यही तिथे नाही सामान्य त्याच्या सापेक्षा विशे विशेषही तिथे नाही किंवा विशेष त्या विशेषाच्या सापेक्षा हे दोन्ही स्वरूपाच्या ठिकाणी किंवा सत्ता प्रकाश सुख स्वरूप आहे त्या परमेश्वराच्या ठिकाणी कुठलाही द्वैत प्रभाव संभवत नाही सुखमात्र म्हणजे ब्रह्म गोमात सुखम व्यापक आणि सृज प्रकाश या ने ले ले ते सुख, सुखाचा सुखाची हो। तो शब्दा संगता शब्द शब्द का तो प्राण प्रदाता है शब्दाने तो विषय होण्याजोगा नाही अगदी थोडक्यात मागच्या पासून आतापर्यंत अनुवाद करायचा ठरला सच्चिनानंदाजी पदांच्या पासून तर आपल्याला असं सांगता येईल कि